पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंधोपाध्याय वाचक विद्या पाटील दोन शब्द या पुस्तकाचं हस्तलिखित माझ्याकडे एकोणीशे एकोणपन्नास एकुन पासून पडून होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मी डी जी तेंडुलकरांच्या महात्मा या पुस्तकाचं हस्तलिखित वाचलं तेव्हा मी नुकतंच बंगालमधलं माझं कस्तुरबा प्रशिक्षण केंद्राचं काम सोडलं होतं मी ग्रामीण भागात काम केलं होतं माझ्या असं लक्षात आलं की माझ्या भोवतालच्या प्रशिक्षार्थी मुलींना आणि ग्रामीण लोकांना गांधीजींबद्दल फारच थोडी माहिती होती ते गांधी जयंती साजरी करत रोज सूत काढत आणि प्रार्थनाही करत काहींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता आणि तुरुंगातही गेले होते पण गांधीजींचं खरं योगदान काय होतं ते त्यांना माहीत नव्हतं कदाचित मला चुकीचं समजलं असेल पण मला मनापासून तसं वाटलं मात्र मला अजूनही अनेक जणांबद्दल असंच वाटतं रोज भेटणारी अनेक माणसं असतात त्यातली काही सुशिक्षित असतात आणि त्या सर्वांना शारीरिक कष्ट नको असतात माझा स्वतःच्या श्रमप्रतिष्ठेवर विश्वास नाही पण शारीरिक श्रम किती कंटाळाने असतात हे मला माहीत आहे त्यामुळे माझ्या नोकऱ्याचं काही कष्टाचं काम रोज मी करत असते अशासाठी की माझी कधीही अशी धारणा होऊ नये की चार पैसे टाकून कुणालाही मी स्वतःसाठी राबवून घेऊ शकते सामान्यतः लोक आपल्या पोटापाण्यासाठी नाईलाज म्हणून जे कष्ट करतात ती सर्व काम गांधीजी आनंदानं करीत असत हे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे काही गोष्टी मी हेतूपूर्वक पुन्हा पुन्हा लिहिल्या आहेत मला यातून गांधीजींचे अंध भक्त तयार करण्याची इच्छा नाही माझी एवढीच इच्छा आहे की गांधीजींची ओळख नव्या पिढीला फक्त राष्ट्रपिता किंवा स्वातंत्र्य मिळवून देणारे नेता एवढीच असू नये आणि त्यांनी त्यांना समजून घ्यावं आणि मग त्यांच्यावर टीका करावी या पुस्तकाची संकल्पना माझी आहे मी ते कुमारांसाठी लिहिलं आहे डी जी तेंडुलकरांच्या महात्मा पुस्तकातून सर्व मजकूर घेतला आहे या छोट्या पुस्तकासाठी मी त्यांची अतिशय ऋणी आहे मला माझ्या भावना शब्दात व्यक्तही करता येणार नाहीत श्री एन जी जोग यांनी माझं हस्तलिखित वाचलं श्री एम चलपती राव यांनी नॅशनल हेराल्डमधली वीस रेखाडनं या पुस्तकासाठी वापरायला परवानगी दिली श्री आर के लक्ष्मण यांनी माझ्या पुस्तकासाठी चित्र करून दिली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे हजारो तरुण मुलं हे पुस्तक वाचतील त्यातल्या एकानं जरी गांधीजींनी केलेलं काम आशनात आणली तरी मला आनंद होईल अनुबंदोपाध्याय